शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येईल तरी वियोगाचे दुःख अनिवार होई. तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची काय गती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्वकेले केले हा नवे शब्दाचा खेळ जाणं अर्पण केल्याची खुण न लागावी काळजी तळमळ जाणं परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास उपास हा शब्द अलीकडील जाणं त्याच्यापुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाण उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्य प्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता एवढे आता ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख अतिफार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेणे कृपा करील रघुनंदन राम कृपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहात आपल्या प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे जाण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आता आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुखदुखा च्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणिवेवर अवलंबून राहते दुखाचे मूळ कारण जगत सत्यमानले आपण जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देहतादात्मक याचेच नाव दुःख